मांजरीची पिल्ल रिया आणि इल्हान यांनी एक मांजरी पाळली होती एक दिवस ती कुखेच दिसेना खूप शोधून सुद्धा सापडली नाही तीन दिवस असच निघून गेले चौथ्या दिवशी म्याव म्याव म्याओ असा आवाज आला आवाज कुठून बरं येतोय रियानं जिन्यावरून जाऊन पाहिले इल्हान अरे आपली मांजरी गच्चीवरय तिच्याबरोबर तिची पिल्लं पण आहेत लवकर ये रियानं ओरडून सांगितले इल्हान पण लगेच वर चढून आला मांजरी एका टोपलीत झोपली होती आणि तिच्याजवळ पाच छोटी पिल्लं तिला चिकटून झोपली होती रिया आणि इल्हान आता फारच खुश होते जो कोणी घरी येईल त्यांना ते गर्वानं मांजरीची पिल्लं दाखवायचे पिल्लं हरूहरू मोठी होऊ लागली ती इकडे तिकडे फिरायला लागली एकमेकाच्या अंगावर चढून जमिनीवर लोळून खेळायची मडक्यात कोपऱ्या चिरून ती पडून जायची रिया आणि इल्हाननं पिवळसर रंगाचं एक पिल्लू आपल्याजवळ ठेवलं आणि त्याचं नाव ठेवलं पुसी उरलेली चार पिल्लं त्यांनी आपल्या मित्रांना दिली ते पुसीला खायला द्यायचे पुसीशी खेळता खेळता वेळ कसा निगुथून जायचा हे त्यांना कळायचंही नाही त्यांच्याबरोबरच झोपायची एक दिवस रिया आणि इल्हान तिला आपल्याबरोबर बाहेर घेऊन गेले जवळच वायलेल्या गवताचा एक डीक पडला होता वाऱ्यानं गवत हलत होते ते पकडण्यासाठी पुसी उड्या मारत पडू लागली ते पाहून सगळी मुलं हसू लागली थोड्या वेळानं मुलं आपल्या खेळात रमली आणि पुसीला विसरून गेली अंधार झाल्यावर मुलं घरी जायला निघाली तेव्हा त्यांनी पुसीला हाका मारल्या पण ती कुठेच दिसेना दोन्ही मुलं मग रडतच घरी आली रात्र झाल्यावर दोघेही पुस्तक हातात घेऊन वाचायचा प्रयत्न करत होते पण त्यांचं लक्ष लागत नव्हते मनात वेगळेच विचार येत होते बिचारी आता तिला दूध कोण देईल थंडीत ती कुठे झोपेल दोघेही तिच्याबद्दलच बोलत होते अचानक कोपऱ्यात ठेवलेली टोपी हलायला लागली दोघेही चांगलेच गाबरले आणि दुसऱ्या खोलीत पळून गेले आई आई ही बघ टोपी आपल्या आपणच चालतीये दोघेही ओरडू लागले काय झालं ते पाहायला आई पळतच आली तोपीच्या बाहेर आलेली पिवळसर रंगाची शेपूट पाहून तिला हसू आलं अरे ही तर आपली पुसीच आहे इथे लपली होतीस काय आम्ही तर तुला कुठे कुठे शोधत होतो असं म्हणून मुलांनी तिला उचलून घेतलं आणि प्रेमानं तिला कुरवाडू लागले